वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकोणचाळीसावा मणी दिल्यानंतर सीता हनुमंताला म्हणाली ही खूण रामाला बरोबर माहीत आहे हा मणी पाहतास रामाला तिघांचे स्मरण होईल आईचे माझे आणि राजा दशरथांचे म्हणून वानश्रेष्ठा अत्यंत उत्साहाचे अधिकच प्रेरणा घेऊन हे कार्य पार पडण्याकरता पुढे काय केले पाहिजे याचा विचार कर हे कार्य तडीला नेण्याच्या दृष्टीने वानरश्रेष्ठा तूच अधिकारी आहेस ज्या प्रयत्नाने दुखाचा शेवट होईल त्याचा विचार कर हनुमंता प्रयत्नाला लागून दुखाचा अंत आणणार हो, तो ठीक आहे असे वचन देऊन प्रचंड पराक्रम मारुती वैदेहीला मस्तकाने प्रणाम करून निघाला वायुपुत्र वानर आता निघाला हे लक्षात येऊन अश्रपूर्ण होऊन सद्गदितपणे मैथिली म्हणाली हनुमाना राम लक्ष्मण दोघांना कुशल विचारले म्हणून सांग अमात्यांसह सुग्रीवाला आणि सर्व वृद्ध वानराणा हे वानश्रेष्ठा धर्माला धरून असलेले कुशल विचारले म्हणून सांग ज्या योगे तो महाबाहू राम या दुःखसागरातून मला तारेल अशी तू व्यवस्था कर मी जिवंत असतानाच कीर्तिमान राम ज्या योगे मला येऊन भेटेल तो पाय हनुमाना तू त्याला सांगावस ते सांगितल्याने तुझ्या धर्म घडेल मी बोललेले शब्द ऐकून नित्य उत्साहाने भरलेल्या दाशत्री रामाचे माझी प्राप्ती करून घेण्याच्या बाबतीत ते शौर्य वाढेल मी दिलेल्या निरपाचे शब्द तुझ्याकडूनच ऐकताच वीर राघव पराक्रमात यथायोग्यपणे आपले लक्ष घालेल सीतेचे बोल ऐकून वायुपुत्र हनुमान मस्तकावर अंजली जोडून उत्तर देण्याकरता म्हणाला वानर वृक्ष श्रेष्ठांसह काकुतचे राम लवकरच येईल आणि तो शत्रूंना जिंकून तुझा शोक नाहीसा करेल तो बाण बरा भर फेकत असताना त्याच्या पुढे उभे राहण्याची धमक असणारा मर्त्यांत असुरात किंवा सुरात कोणी मला दिसत नाही साक्षात सूर्य परजन्य, किंवा वैवस्वत यम रणात उभा राहिला तरी त्याला विशेषतः तुझ्याकरता अंगावर घेण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे तोच तो एक समुद्राने वेशीलेली पृथ्वी जिंकू शकेल जनककनने तुझ्यामुळेच रामाचा जय होईल त्याचे ते नेमके नेमकेपणाचे सत्य सुंदर सांगणे ऐकून जानकीला त्याच्याविषयी गौरव वाटला आणि तसे ती त्याला <coughs> म्हणाली मग तो निघाला असे पाहून त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत पतीच्या त्याच्याविषयीच्या स्नेहाला शोभेल असे प्रेमाने सीता त्याला म्हणाली वीरा तुला योग्य वाटले तर शत्रु दमना एखादा दिवस दिवस तू येथे राहा कोणत्या तरी गुप्तस्थानी विश्रांती घे आणि उद्या जा वानरा तुझ्या सानिध्याने माझा अभागिनीचा अपार शोक क्षणभर तरी नाहीसा होईल मग वानश्रेष्ठा पुन्हा तुझे येणे होईल त्यावेळी माझे प्राण असतील की नाही कोण तू न दिसल्यामुळे होणारा शोक आता मला अधिक तापतील अगोदरच दुखाने गांजून गेलेल्या माझा शोक त्या दुखाने अधिकच प्रज्वलित होईल वीरा हाच एक संशय माझ्या पुढे ठाण मांडून उभा असल्यासारखा आहे की नाही सहायक वानर वृक्ष आणि फार मोठा वानर राजा असला तरी हा पार करण्याला कठीण असणारा महासागर तो किंवा वानर सैन्य किंवा ते दोघे राजपुत्र कसा बऱ्यावर आणू शकणार जन्माला आलेल्या तिघांनाच केवळ उल्लंघन करणे शक्य आहे एक गरुड तू किंवा वायू तेव्हा या पार करण्याला कठीण अशा कार्याचा समाधानकारक उपाय वीरा तू कार्य व्यत्यात श्रेष्ठ आहेस तुला कोणता दिसतो तू एकटाच हे कार्य सिद्धीस नेण्यास पुरेसा आहेस आणि हे शत्रुसंहार करत्या यशस्वीपणे तू फलप्राप्ती करू शकतोस असे जरी असले तरी युद्धात त्याच्या सर्व सैन्यासह जिंकून आणि मला त्याच्यापासून जिंकून विजयी होऊन रामाने आपल्या नगरीला जावे हे त्याला शोभण्यासारखे सैन्याचा धुवा ओढवणारा काकूचे राम आपल्या सैन्याने लंका नष्ट करून जर मला नेईल तर तेला शो त्याला ते शोभण्यासारखे होईल म्हणून त्या रणवीर महात्मेच्या पराक्रम शीलाला, जे शोभण्यासारखे होईल तेच त्याला तू ते अर्थगर्भ सौजन्ययुक्त हेतुयुक्त बोल ऐकून हनुमानाने बोलायचे उरलेले ते तिला उत्तर म्हणून सांगितले देवी वानर वृक्षांच्या सैन्यांचा प्रभू वानरश्रेष्ठ सुग्रीव सत्य संपन्न आहे आणि त्याने तुझ्या बाबतीत निश्चय केलेला आहे त्याच्या भोवती हजारो कोटी वानर आहेत त्यांना घेऊन तो <coughs> वैदही राक्षसांचा संहार करण्याकरता लवकरच येईल महान पराक्रमी तेजयुक्त महाबलवान मनाच्या संकल्पाप्रमाणे वेगाने उडणारे वानर त्याच्या आज्ञेत ज्यांची वरची खालची तिरकी गती कोणी अडवू शकत नाही मोठ मोठमोठ्या कामात कधी खपून न जाणारे असे अद्वितीय तेजाचे जे आहेत अशा त्या प्रचंड उत्साह असणाऱ्या आणि वायुमार्ग मार्ग अनुसरणाऱ्या वानराने सागर आणि पर्वत असलेले या पृथ्वीला अनेक वेळा प्रदक्षिणा घातलेल्या त्यात माझ्याहून श्रेष्ठ आणि माझ्या बरोबरीचे वानर आहेत माझ्याहून कमी शक्तीचा एकही वानर सुग्रीबापाशी वा नाही मी त्यातला एक येथे मग त्या महाबलवंताविषयी काय सांगावे विशेष असताना त्यांना दूत म्हणून पाठवले जात नाही इतर जणांनाच पाठवले जाते म्हणून देवी तू त्रास करून घेऊ नकोस शोक तू सोडून दे एकाच उडीत ते बानर सेना नायक लंके राहतील ते होत्या सूर्यचंद्रासारखे दोघे नरसिंह माझ्या पाठीर बसून मोठा संघ बरोबर घेऊन तुझ्यापाशी येतील ते दोघे एकत्र असलेले नरवीर राम लक्ष्मण लंकानगरीत येऊन बाणाने तिला उडवून लावतील आप्तजनांसह रावणाला ठार करून रघुनंदन राम तुला घेऊन हे सुंदरी आपल्या पुरीला परत जातील म्हणून हे तू निशंक राहा तुझे भले हो तू तू कालाची वाट पाहत राहा लवकरच आगी आगीसारख्या रामाचे तुला दर्शन होईल राक्षस राजा त्याच्या पुत्र अमात्य बांधवासह मारला गेला की चंद्राशी रोहिणीचा समागम व्हावा तसा तुझा रामाशी समागम होईल देवी मैथिली लवकरच शोकाचा परतही तुझ्या दृष्टीस पडेल रामाकडून रावण पराक्रमाने मारला गेलेला तू पाहशील असे वैदेहिला आश्वासित करून वायुपुत्र हनुमान आता निघायचे असे योजून पुन्हा वैदेहिला म्हणाला शत्रूला मारणाऱ्या त्या थोर मनाच्या राघवाचे लवकरच तुला दर्शन होईल धनुर्धारी लक्ष्मणालाही तू लंकेच्या दाराशी आलेला पाहशील नखे दाढा हीच ज्यांची आयुषे त्या सिंहमाघासारख्या विक्रमशाली प्रचंड हत्तीसारख्या दिसणाऱ्या वानरांना एकत्र आलेले तू पाहशील पर्वतासारख्या किंवा आकाशातल्या मेघासारख्या असणाऱ्या आणि लंकेच्या मलय शिखरावर गर्जना करणाऱ्या वानर प्रमुखांचे अनेक अनेक दळं आर्ये एकत्र आलेले तू पाहशील मर्मात मदनाचा घोर बांड लागल्यामुळे सिंहाने त्रस्त केलेल्या के हत्तीप्रमाणे रामाला स्वस्थता मिळत नाही देवी शोक करून सोडून शोक करून रडू नकोस भय ही तुझा मनात राहू देऊ नकोस इंद्राशी शचिता तसा हे शोभने तुझ्या पतीशी संगम होईल रामाहून आणि लक्ष्मणाहून दुसरा कोण श्रेष्ठ आहे अग्नि आणि वायू यांच्यासारखे ते दोघे भ्राते तुझे आधार आहेत देवी अतिभयंकर दिसणाऱ्या राक्षसगणांचे वास्तव्य असलेल्या या देशात तुला फार काळ राहावे लागणार नाही तुझ्या प्रिय पतीचे आगमन आता फार फार काळ दूर नाही मी त्याला भेटण्याचाच फक्त अवकाश आहे तेवढा काळ तू सोस सुंदरकांडाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त